पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण सव्वीसावे गारुडी लहानपणी गांधीजींना सापांची भीती वाटे ते अंधारात एकटे जायला घाबरत असत त्यांना असं वाटायचं की अंधारात चोर भूतो आणि साप त्यांच्यावर उडी मारायच्या तयारी तिथे दबा धरून बसले आहे जवळजवळ पस्ती वर्षी ते वान प्रस्थाशन आश्रमात राहत त्यांचा आश्रम म्हणजे फक्त राण्यासाठी झोपडी असा अर्थ नव्हता तर शेतीला योग्य अशी पुरेशी जमीन असलेला मोठा परिसर होता त्याला फळबाग जोडलेली असे शहरी आवाजांच्या आणि हवेच्या प्रदूषणापासून दूर अशी ती शांत जागा होती गांधीजींकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी नेहमी स्वस्तातली माराडं घेतली सर्वच आश्रमांमध्ये फिनिक्स टॉलस्टाय फार्म साबरमती वर्धा सेवाग्राम सगळीकडे भरपूर साप असायचे झोपड्या बांधून होण्याआधी सहकारणात तंबूत राहावं लागेल आणि मुलांना असा घेऊन राहण्यात धोका असायचा एखाद्या दिवशी विषारी साप छतावर टांगलेला दिसायचा तर कधी सायकलीजवळ दोन साफ वेटोळ करून पडलेले दिसायचे कधी कधी ते निजायच्या खोलीतही यायचे त्यांचा काय करावं असा प्रश्न असायचा गांधीजींचा तर अहिंसेवर पूर्ण विश्वास ते खरे वैष्णव होते आपल्या बायको मुलांचे प्राण वाचावेत म्हणूनही कधी त्यांना मांस मासे कोंबडी यांचा औषध म्हणून उपयोग केला नाही गाई मशीनचं दूध मिळण्यासाठी अगदी दुधाचा शेवटचा थेंब पिळून घेण्यासाठी त्यांना खूप त्रास दिला जाई हे पाहून त्यांनी गाई मशीचं दूध पिणं बंद केलं मग ते सापाला कसे मारू देतील आश्रमातला नियम असा होता की विषारी असला तरी सापाला मारायचं सा नाही धुळीचं एक साधन साप पकडण्यासाठी केलं होतं त्यांना पकडून आश्रमापासून लांब सोडलं जाई पण ते जेव्हा पकडण्यासारख्या जागी नसत किंवा माणसाला त्यांच्याजवळ जाण्याची भीती वाटायची तेव्हा काय करावं असा प्रश्न होता गांधीजींना माहीत होतं की हिंसा संपूर्णपणे टाळणं अशक्य होतं भाज्या खानं म्हणजे देखिल वनस्पतीची हिंसाच होती शेवटी खेदाने त्यांनी म्हटलं साप चौन मुलं मारण्यापेक्षा सापाला मारलं तर मला वाईट वाटणार नाही मला स्वतःला अजून सापांची भीती वाटते तर इतरांना काय सांगणार सापाला भिवू नका म्हणून जेव्हा सापांना पळवून लावण्याचे इतर सर्व उपाय थकले तेव्हा त्यांनी सापांना मारायला परवानगी दिली सापांबद्दलची सर्व माहिती मिळवण्याची त्यांची इच्छा होती कालन बाग यांच्या मदतीनं त्यांनी विषारी आणि बिनविषारी साप ओळखायला सुरुवात केली प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी म्हणून कालनबाग यांनी नाक पकडला आणि पिंजरात ठेवला ते स्वतः त्याला खाऊ घालत असत आश्रमातल्या मुलांना तो साप पायला फार गंपत वाटायची कोणी त्याला त्रास द्यायचा नाही गांधीजींना हे पसंत नव्हतं ते कालनबागनं म्हणाले आपण त्याच्या सवयीचं निरीक्षण करण्यासाठी त्याला तुरुंगात डांबलं आहे आपल्या मनातली मजली त्याला कळत नसेल त्याच्याबरोबर खेळण्याचं धैर्य तुमच्यात नाही आणि माझ्यातही नाही तुमची मैत्री देखिल खरी नाही तिच्या मागे भीती आहे या नागाला पाळण्यात कुठे प्रेम नाही दिसत कदाचित नागालाही असं वाटलं असेल की माणसं काही फार मित्रतानं वागत नाही आणि एक दिवस पिंजऱ्यातून पसार झाला आश्रमातला आणखी एक जर्मन सहकारी सापाला निर्भयपणे हाताळत असे तर छोटे साप पकडून त्यांना तळ हातावर खेळवत असे गांधीजींना अशी निर्भयता शिकायची होती सापाला हातात घेतल्यावर स्पर्शानं त्याला कळायला हवं की या माणसाच्या मनात आपला इजा करण्याचा हेतु नाही या पायरीला गांधींना पोचायचं होतं तोंडाला रामनामाचा जप करत आपला हात सापाच्या तोंडात देणं ही त्यांच्या दृष्टीनं मोठीच मजर होती पण शेवटपर्यंत साप किंवा विंचू हातात घेण्याचं त्यांना धैर्य झालं नाही त्यांना या गोष्टीची लाज वाटायची कितीही महत्वाचं काम असलं तरी सापांच्या अभ्यासातला रस त्यांनी कायम टिकवला एकदा काही नेते त्यांच्याकडे सल्ला विचारण्यासाठी गेल होते त्यांच्या गळ्याभोवती साप वेटळं घालून बसलेला त्यांनी पाहिला आणि त्यांना धक्काच बसला एका गारुड्यांशी बोलण्यात गांधीजी घडवून गेलि होते, आणि साप हाताळण्याची कला त्याच्याकडून शिकायला ते उत्सुक होते सर्प सर्पदंशावरचे इलाजही त्यांना शिकायचे होते प्रयोगासाठी कोणाला तरी साप चावून घ्यायला लागणार होता गांधीजी स्वतः त्यासाठी तयार होत पण त्यांच्या सहकार्यानं ते मान्य नव्हतं गांधीजींचं जीवन फार मौल्यवान होतं त्यावर प्रयोग करायला त्यांची परवानगी नव्हती त्यामुळे गारुड्याचा चेला होण्याची गांधीजींची संधी उकलली तेव्हा तिसर वर्षांच होते त्यापूर्वी काही वर्ष तुरुंगात असताना त्यांच्या हिडीतून रक्त येत असे एक निग्रो कैदी त्यांची काळजी घेत असे त्यांना दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नसे ते खानाकुना हातवारे करत एकदा तो निग्रो माणूस दुखणारं बोट घेऊन त्यांच्याकडे ओढत आला चौकशी केल्यावर गांधीजींना कळलं की त्याला काहीतरी चावलं होतं त्यांनी लगेच तुरुंगाच्या रुग्णालयात चिठ्ठी पाठवली दूषित रक्त बाहेर काढणं हा उपाय त्यांना माहीत होता स्वच्छ चाकू मिळेना तेव्हा त्यांनी त्याचं विषारी रक्त चोखून गेला सुरुवात केली हिरडीत जखम असताना असं रक्त तोंडांनी चोखणं धोकादायक होतं पण त्यांना तो निग्रव, दुःखानं तळमत असताना पावत नव्हता गांधीजींना हे माहीत होतं की सगळे साफ विषारी नसतात आणि सर्वच सर्पदंशांनी माणूस मरतो असं नाही फक्त बारा टक्के साफ विषारी असतात त्यांना सर्व लोकांना विशेषतः ग्रामीण लोकांना सर्पाबद्दलचं सर्व शिक्षण द्यायचं होतं त्यांनी सापांविषयी काही लेख प्रसिद्ध केले त्याबरोबर काही नेमकी रेखाटनं आणि आकृत्याही होत्या त्यांना एकदा हरजन हर्जनमध्ये लिहिलं आपल्याला कोणता साप विषारी किंवा कोणता बिनविषारी हे कळत नाही त्यामुळे आपण विचार न करता सरसकट सगळे साप मारतो काही वेळा तर सर्पदवून झालेली व्यक्ती भीतीनंच प्राण गमावते विषारी सापही विनाकारण चावत नाही त्यांच्यावर तुमचा पाय पडला किंवा तुम्ही त्यांना चुकीच्या पद्धतीने हाताळलं तरच सा तो चावतो साप शेतातले उंदीर खातात पिकाला धोकादायक इतर प्राणी मारतात म्हणून त्यांना क्षेत्रपाल म्हणतात शेताचे रखवलदार नागपंचमीच्या दिवशी खेड्यातल्या आयाबाया सापाला दूध देतात सापांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो प्रकार आहे विष्णू सात फण्यांच्या शेशावर झोपल्या आह असं चित्र मला आवडतं त्यावरून आपल्याला कळतं की देव किती विश्वासानं सापांच्या अंगावर झोपला आहा आणि शं त्याच्या डोक्यावर सात फण्यांचा छत्र धरलं आहवाला सापांपासून धोका वाटत नाही एकदा काही उघडी वागडी खट्याळ मुलं गांधीजींच्या झोपडीपाशी जमली होती तिथं एक साप एका काचेच्या वर्णीत ठेवला होता त्याच्याकडे ती पाहत होती त्याला पकडून सज्जनकडे पाठवला होता त्यांनी सांगितलं की तो अतिशय विषारी साप होता त्यांनी त्याचं डोकं ठेचलं आणि गांधीजींकडे पाठवून दिला त्याचा कणा जिवंत होता आणि तो नंतर तीन दिवस हालचाल करत होता त्याचं दुःख कमी करण्यासाठी त्याला मारून स्प्रिटमध्ये ठेवला होता गांधीजी खेड्यातल्या लोकांना जिवंत किंवा मृत साप दाखवत त्यांनी जिवंत सापांसाठी एक पिंजरा बनवला होता गांधीजींनी एकदा आपल्या तत्वज्ञ मित्राला विचारलं जर एखाद्यावर सापानं हल्ला केला तर त्यांना काय करावं तो, तो म्हणाला त्यांना सापाला मारू नये आणि साप त्याला चावू लागला तर चावू द्यावं गांधीजी स्वतः सापाला कधी इजा करत नसत आणि सापही कधी गांधीजींना चावले नाहीत किंवा आश्रमातल्या सहकार्यांनाही चावले नाहीत आश्रमात, आश्रमात सर्पदंशानं कोणीही कधीही मृत्युमुखी पडलं नाही गांधीजींना अनेकदा सापांचा थंड स्पर्श अनुभवायला मिळाला पण त्यांनी दातांचा प्रसाद मात्र कधी दिला नाही थंडीच्या दिवसात एका संध्याकाळी गांधीजी एका मित्राबरोबर बोलत होते त्यांनी सादर पांगरली होती अचानक गांधीजींच्या चादरीच्या कडेवर एक साप आला आणि आत घुसण्यासाठी धडपड करू लागला मित्रानं गांधीजींना शांत राहायला सांगितलं गांधीजी शांत होते त्यांनी मित्राला सांगितलं की तुम्ही ही काळजी करू नका मित्रानं गांधीजींची चादर पकडली आणि एक झटका देऊन ती दूर फेकली एकदा गांधीजी जेवणानंतर विश्रांती घेत होते तेव्हा त्यांच्या छातीवरुन सरपटत साप गेला ते मुळीच हल्ले नाहीत किंवा अस्वस्थही झाले नाहीत एकदा एक, एक सुशिक्षित गारुडी गांधीजींना भेटायला रुग्णालयात आला त्याला त्याचं साप हाताळण्यात कौशल्य दाखवायचं होतं म्हणून त्यानं काही विषारी साप गांधीजींच्या पलंगावर सोडले ते छानपैकी ब्लँकेटवर डोलत होते गांधीजींनी त्यांच्याकड बराच वेळ कुतुळालानं पाहिलं पण पाय दरासुद्धा हलवले नाहीत एका संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी गांधीजी शांतपणे बसले होते तेव्हा एक साप त्यांची वाट सोडून त्यांच्याकडे सरपडत आला त्यांचे सहकारी हक्कून गेले त्यांच्या हालचालीनी साप घाबरला आणि गांधीजींच्या मांडीवर त्यांना आश्रय घेतला त्यांनी सर्वांना शांत राहायला सांगितलं आणि प्रार्थना चालू ठेवली साप शांतपणे निघून गेला गांधीजींना यावर जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले क्षणभर मी अस्वस्थ झालो पण परत शांत झालो जर तो साप मला चावला असता तर मी म्हटलं असतं त्याला मारू नका हिंसा करू नका त्याला कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य असायला हवं त्याला भीती वाटेल असं काही करू नका